स्कंद चौथा श्री कृष्ण जन्माख्यान नारद मुनीच्या वचनाप्रमाणे देवकीचे सहा पुत्र कंसानंतर आणि सातव्याचा गर्भपात झाला असता कंस राजा हा आपला मृत्यू होय असे मनामध्ये आणून आठव्या गर्भाच्या रक्षणार्थ दक्षतेने प्रयत्न करू लागला अवतार काल प्राप्त झाला असता श्रीहरीने प्रथम वसुदेवाचे ठिकाणी येऊन आणि नंतर योगाने देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला तेव्हा योगमाया देवकार्यसिद्धी ने देव नेण्याकरता गोकुलामध्ये नंदपत्नी तिच्या उदरामध्ये प्रवेश केला रोहिणी बलराम गोकुलामध्ये उत्पन्न झाला त्यावेळी ती रोहिणी तदनंतर देवांनाही स्तुती असलेली जी देवकी तिलाही कंसाने कारागृहामध्ये टाकून तिच्या बंदोबस्ता करता सेवकांचीही योजना केली तेव्हा स्त्रीच्या प्रेमपाशाने बद्ध झालेला वसुदेव ही आपण देवगणांनी विष्णू देवकार्य सिद्धी स्नेण्यासाठी देवकीच्या गर्भामध्ये वाढू लागला दहावा महिना लागला असता पवित्र जो श्रावण मास त्याच्या कृष्ण पक्षातील रोहिणी युक्त अष्टमीच्या दिवशी भयभीत होऊन म्हणाला सर्व दानव हो, तुम्ही देवकीचा चांगला बंदोबस्त ठेवा कारण देवकीचा हा आठवा गर्भ माझा शत्रू होणार आहे त्या मृत्यूरूप बालकाचा पूर्णपणे नाश झाल्यावर सुखाने मला निद्रा येईल तलवारी भाले आणि धनुष्य ही आयुधे धारण करून तुम्ही सर्व सज्ज असा निद्रा अथवा तंद्रा सोडून देऊन चहोकडे दृष्टी ठेवा याप्रमाणे असुरगणाना सांगून भयाने अतिशय कृष आणि विभल झालेला तो कौंस सत्वर आपल्या मंदिरामध्ये गेला तथापि त्याला तिथेही सुख झाले नाही तर नंतर मध्यरात्रीच्या सुमारास देवकी वसुदेवाला म्हणाली हे महाराज आता मी काय करू माझा प्रतु समय जवळ आला आहे अनेक भयंकर पहारेकरी येथे उभे आहेत नंद पूर्वी माझ्याशी एक करार केला आहे ती मला हे हे आपला पुत्र दे। मी मना करी। मी अगदी करता, आपले तुला हे प्रभो, आज मी काई बरे करावे? अशा माझा बदल कर प्रसुति खाजी लज्जा नहीं होने शक्य नहीं हे प्रभो आपण मुख फिरवून उभे रहा राहा शिवाय मला दुसरा काय बरे उपाय आहे असे वसुदेवाला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी अद्भूत असा बालक देवकीला झाला तो सुंदर बालक अवलोकन करून देवकी विस्मयचकित झाली त्या महाभाग्यशालीनी देवकीच्या शरीरावर हर्षाचे रोमांची ओठली ती पतीला म्हणाली हे कांत हे प्रभो दुर्लभ अब लवकर अवलोकन करा आज कालरूप कंस खचित बालकाचा घात करी। ठीक असे कर मुख्य अवलोकन के परमुख अवलोकन के तो वसुदेव चिंताक्रांत होता मी का ह्या बालकाचे रक्षण कसे करू प्रमाणे तो वसुदेव चिंताक्रांत झाला असता त्या त्यावेळी उद्देशून स्पष्ट शब्दानी युक्त अशी आकाशवाणी झाली हे वसुदेवा ह्याला तू सत्वर गोकुळात घेऊन जा मी सर्व पहारेकरी निद्रेने मोहित केले आहेत आठ दरवाजे उघडून तुझ्या शृंखलाही मोकळ्या केल्या आहेत तू ह्याला नंदगृही ठेवून योग घेऊन ये ही आकाशवाणी कानावर येताक्षणीच त्या कारागृहाचे द्वार उघडले वसुदेव वेगाने बाहेर जाण्यास उद्युक्त झाला आणि द्वारपालांच्या लक्षात न येता तो त्या बालकाला घेऊन सत्वर बाहेर पडला पुढे यमुना तीरी गेल्यानंतर तिला पूर आल्याचे त्याच्या दृष्टीस पडले वसुदेव त्या ठिकाणी येताक्षणीस त्या श्रेष्ठ नदीचे पाणी कमरे झाले योग प्रभावाने वसुदेव ती नदी ओलांडून परतीरी गेला तो मध्यरात्रीच्या सुमारास गोकुळात नंदाच्या द्वाराशी येऊन उभा राहिला त्याचवेळी यशोदेपासून योग मायेच्या अंशाने दिव्य रूप धारण करणारी त्रिगुणात्मक देवी तेथे उत्पन्न झाली होती दासी रूप धारण करणाऱ्या देवीने ते उत्पन्न झालेली दिव्य कन्या हाती घेतली आणि द्वारासमीप येऊन तिने ती कन्या वसुदेवाला अर्पण केली तेव्हा त्या दासीच्या हातामध्ये पुत्राला देऊन वसुदेवाने ती कन्या घेतली आणि मनामध्ये आनंदी होऊन तो तेथून सत्व निघून गेला कारागृहामध्ये जाऊन देवकीच्या शेयेवर त्याने ती कन्या ठेवली चिंता प्रांत आणि भयभीत होऊन तो बाजूला उभा राहिला तेव्हा कन्या मंजूळ स्वराने रोदन करू लागली रात्री ते रोदन ऐकून राजसेवक जागे झाले भयाने अतिशय विवल झालेले ते सेवक सत्वर राजाकडे जाऊन त्याला म्हणाले हे महाविचारी भूपते देवकीला पुत्र झाला आपण सत्वर चलावे हे त्यांचे भाषण ऐकून भोज देशाधिपती कंस सत्वर निघाला दार लावलेले पाहून तो वसुदेवाला हाक मारू लागला कंस म्हणाला हे महाविचारी वसुदेवा देवकीचा पुत्र तू इकडे आण कारण ह्या शत्रूप हरीचा मी वध करतो कंसाचे भाषण श्रवण करताक्षणी वसुदेवाचे नेत्र भयाने देववाणी आणि नारदाचे भाषण ही दोन्ही व्यर्थ झाली कारण जरी वसुदेव संकटामध्ये सापडला आहे तरी तो आपले भाषण असत्य कसे करीन माझे हे सर्व पहारेकरी दक्ष आहेत तेव्हा तेथे कपट होणे शक्य नाही म्हणून देवकीला कन्या झाली असावी यात संशय नाही परंतु खरोखर देवमाणी अशी आसक्ती झाली आणि ही कन्या येथे कोठून आली खरोखर तो देवकीचा पुत्र तरी कोणाकडे गेला काही असो कालाची गती कुटील असल्यामुळे आता संशय घेण्यात काही अर्थ नाही असा विचार करून दुष्ट कंसा त्या कन्येचे पाय धरले आणि त्या कुलांगार आणि मृदू स्वर धारण करून त्याला म्हणाली हे पाप्या मला मारून काय उपयोग होणार आहे तुला मारणारा प्रबल शत्रू आजच उत्पन्न झाला आहे त्याचा पराभव होणे कठीण आहे तो सर्वस्वी तुझे नराधमाचा घात करेल असे सांगून ती स्वच्छेने आकाशामध्ये निघून गेली तेव्हा कंस विस्मयचकित होऊन आपल्या घरी गेला बर्व दानवगणांना बोलावून आणून क्रोधाविष्ट आणि भयभीत झालेला तो कौस त्यांना म्हणाला दानव हो माझा शत्रू आजच कुठेतरी उत्पन्न झाला आहे तर आता माझे कार्य सिद्धीच नेण्याकरता सर्वही दानवानी पड़ावे जेथे कुठे उपजलेली पड़तील तेथे असा, असा मला संशय आहे तेव्हा ह्या बालघातक पुतने आजच गोकुळामध्ये जावे आणि नुकतीच उपजलेली बालके दृष्टीच पडतील तितकी माझ्या आज्ञेने मारावी इतकेच नव्हे तर धेनूक केशी प्रलंब आणि बक ह्या सर्वांनीही माझे कार्य सिद्धीच नेण्याकरता तेथेच राहावे असे सर्वांना सांगून तो पुन्हा चिंता व्यग्र होऊन आपल्या घरी निघून गेला अध्या तेविसावा समाप्त